वाल्मिकी रामायण अयोध्याकांड एकोणसत्तरावा ज्या रात्री, दूता रा, रात्री संता संता त्या दूताने त्या नगरीत प्रवेश केला त्याच रात्री भरताला सुद्धा पुढील अप्रिय स्वप्न पडले रात्र संपता संपता ते अप्रिय स्वप्न त्याला पडले होते त्या स्वप्नाने राजाधीराजाच्या पुत्राच्या मनाला अतिशय क्रेस झाले असे पाहून नाही करावा म्हणून गप्पा गोष्टी करू लागले त्याचे मन शांत व्हावे म्हणून काही जण वादे वाजू लागले तर काही जण नाचू लागले दुसऱ्या काही जणांनी नाना प्रकारची हास्य रस प्रधान नाटके केली सांगितले प्रिय बोलणारे मित्र अशा हास्याच्या गोष्टी करीत असताना सुद्धा रघुकुलज महात्मा भरताच्या मनात हर्ष उत्पन्न होईल मित्र मंडईत बसलेल्या आणि सुरुजनाऱ्या मित्राला भरताने उत्तर दिले ज्या कारणाने ही विषण्णता माशात आली आहे ते कारण एक स्वप्नात मी वडलाना विस्कटलेल्या केसाने पर्वत शिखरावरून घाणेरड्या शेणाच्या ताळ्यात पडताना पाहिजे त्या शेणाच्या तळ्यात ते पोहत असताना मला दिसले आणि आपल्या उंजळीतून ते भात खेळून पुन्हा खाली भुसकळ्या तेल माखून ते स्नान केले त्या स्वप्नातच मी सागर कोरडा पडलेला आणि चंद्र भूमीवर पडलेला पाहिला तसेच पृथ्वी थांबलेली आणि अंधाराने व्यापून गेलेले पाहिले महाराजांचा आरुढ जो हत्ती त्याचा दात तुकडे तुकडे झालेला आणि जळत असलेला आगने एकदम शांत झालेला मी पाहिला पृथ्वी दुभंगलेली आणि नाना वृक्ष वठून गेलेले पाहिले आणि पर्वत धुराने भरून झाकले गेलेले असे पाहिले लोखंडाच्या आसनावर काळे वस्त्र बसलेल्या महाराजांना काळे आणि पिंगटवर्णाच्या स्त्रिया ओढत असलेले मला दिसल्या धर्मात्मा महाराज लाल माळ आणि लाल उटी लावून गाढवे जोडलेल्या रथातून त्वरेने दक्षिणेकडे तोंड करून चाललेले मला दिसले लाल वस्त्रे लिहिलेली विकृत तोंडाची राक्षसी स्त्री महाराजांकडे पाहून हसात त्यांना ओढत असलेले मला दिसले या भयंकर रात्री असे हे मी पाहिले मी राम महाराज किंवा लक्ष्मण कोणीतरी मरणार कारण जो मनुष्य स्वप्नात गाढवे जोडलेल्या रथातून जातो त्याच्या धुराचे टोक चितेत लवकरच दिसते या कारणाने मी खिन्न झाले म्हणून तुमच्या बोलण्याचा आदर करीत नाही माझा कंठ सुकून गेलाय माझ्या मनाला स्वस्थता भयाला जागा तर मला दिसत नाही पण भयाची तर चाहू लागते माझा आवाज ठिकाणा नाही माझी कांती पूर्वीसारखी राहिलेली नाही मला स्वतःला स्वतःचा थिटकारा वाटू लागतोय कारण काही कळत नाही पूर्वी मनात सुद्धा नसलेली पण अनेक प्रकारची वाईट स्वप्नांची गती पाहून ज्यांच्या दर्शनाविषयी मनात चिंता सुद्धा येऊ नये त्या महाराजांविषयीचा विचार माझ्या अंतकरणातून भय जात नाही अयोध्याकांडाचा एकोणसत्तरावा सर्ग समाप्त होतो